श्री, श्री वासिष्ठ महारामाय उपशमा प्रकरणे श्री वसिष्ठ म्हणाले रामा मी आता पुढे जो विचार सांगणार आहे तो ज्या विवेकी मनुष्याच्या मनात नेहमी घोळत असेल त्याची आपल्या समोर असलेल्या विषयोपभोगावर केव्हाही इच्छा जात नाही मनुष्याचे डोळे केवळ बाह्य पदार्थांचे अवलोकन करतात परंतु या विषयाच्या उपभोगापासून उत्पन्न होणारे सुख दुःख जीव भोगत असतो बैल साखरेच्या गोण्याचा भार वाहतो पण त्या साखरेचा उपभोग त्या बैलाचा मालक घेत असतो अशी वस्तुस्थिती असल्यामुळे सैन्यातील पर्टाचे गाढव एखाद्या डबक्यात पडले तरी त्यामुळे सेनापतीचे काय नुकसान होते त्याचप्रमाणे पदार्थांच्या बाह्यस्वरूपाच्या नेत्र बाह्यस्वरूपाच्या ठिकाणी नेत्र आसक्त झाले तरी त्यामुळे आत्म्याने क्षुब होण्याचे कारण काय हे अधम नेत्रानं तुम्ही तरी भोग्य भोग्यवस्तूंच्या बाह्य स्वरूप रुपी चिखराचा आस्वाद का घेता अरे रे ते भोग्य विषय निमिषार्धात नाहीसे होतील आणि ते आपल्याबरोबर तुमचाही घात करतील ज्या अंतर्गत चिदात्म्याच्या योगाने अंतर्बाह्य विषयांचे ज्ञान होते आणि ज्या चित्रूप्रकाशाच्या योगाने ते सर्व विषय अनात्मभूत असल्याचे दिसून येते त्या चिदात्म्याचे उद्बोधन करणाऱ्या कर्मामुळे निर्मळ बुद्धीचा प्राज्ञ पुरुष केव्हाही बुद्ध होतो नेत्रा अनिमार्य नेत्राण अनिवार्य मृत्यूक उत्पन्न होतास नष्ट होना सत्कृत दर्शनी अत्यंत रमणीय दिनायान्मय अशा भोग्य वस्तु रूपा तुम्हें केव आश्रय करू नका सर्व विषयांना प्रकाशित करणारा आत्मा जर भोग्य वस्तूंच्या बाबतीत उदासीन असला तर दीपादिकांच्या सहाय्याने अवलोकन करणाऱ्या आणि कालाच्या अधीन असलेल्या नेत्राने तुम्ही तरी भोग्यवस्तू करता अधीर होऊन एवढी झडपड का करता मध्याच्या द्रवामध्ये चित्रविचित्र तरंग दिसतात किंवा आकाशातील सूर्यबिंबाकडे पाहिले असता मोराच्या पिसाप्रमाणे अनेक मिथ्या आकार भासमान होतात तद्वर ब्रमाच्या ठिकाणी भासमान होणारी आणि हा पुरुष ही स्त्री इत्यादी विकल्पाने भरलेली ही विविध विचित्र आणि मिथ्यासृष्टी नेत्र अवलोकन करत असले तरी हे चित्ता त्याबद्दल आनंद अगर संतोष वाटण्यासारखे असे काय आहे ज्याप्रमाणे मृगजळामध्ये मासोळी स्फुरण पावावी त्याप्रमाणे स्फुरण धर्मानियुक्त अशा चित्तामध्ये बाह्य विषयांची वृत्ती स्फुरण पावत असली तर खुशाल स्फुरण पाव परंतु त्या ठिकाणी हा अहंकार कोठून प्रकाश आणि रूप यांची जोडी आधार आणि आधे यांच्या रूपाने नित्य स्फुरण पावत असली म्हणजे स्त्री, स्त्री देहावर प्रकाश पडला तर त्या सौंदर्यावरून त्या जड भावाबद्दल तो विनाकारण व्याकुळका होतोस वास्तविक रूपदर्शन आणि मनसंकल्प यांची स्वरूपे परस्पराहून भिन्न असता मुख आणि त्यांचे आरशात पडलेले प्रतिबिंब यांच्याप्रमाणे ती परस्पराशी संलग्न असल्यामुळे अज्ञानी मनुष्याच्या दृष्टीने रूपदर्शन आणि मनसंकल्प निरंतर संलग्न झालेले परंतु ज्ञानाच्या योगाने ज्यांच्या ठिकाणचे अज्ञान गलित झालेले अशा तत्ववेद्यांच्या दृष्टीने ते भाव असत्मय असत्मय आणि पृथक आहेत ज्याप्रमाणे केवळ मनाच्या कल्पनेमुळे रंगातील लाख आणि लाकूड ही परस्पराशी संलग्न झालेली असतात असे दिसते त्याचप्रमाणे रूपदर्शन आणि मनसंकल्प ही कल्पनेमुळे परस्पराशी सुसंबद्ध आहेत असा भास होतो स्वरूपाचा अभ्यास आणि विचार यांच्या सहाय्याने मनाचा मनरूपी तंतू एकदा तुटला म्हणजे त्याबरोबरच अज्ञानाची भावना नष्ट होते अज्ञान क्षयामुळे मनाचा नाश झाल्यावर रूपदर्शन आणि मनसंकल्प इत्यादी भाव पुन्हा केव्हाही एकमेकाशी संलग्न होत नाही रामा अशा रीतीने चित्त हेच सर्व सर्व ज्ञानेंद्रियांना जागृत करणारे या सर्व घरातून पिशाच्याला हकडून लावतात तद्वत आपल्या देहातून या चित्ताला हकळून लावावे चित्ता तू विनाकारण बडबड कशाला करतोस तुझ्या नाशाचा उपाय मला चांगला माहित आहे ज्याप्रमाणे आधी आणि अंती तू स्वच्छ तू तुच्छ असतोस त्याचप्रमाणे वर्तमानकालीही तू असद्रूपच आहेस शब्द स्पर्शादी पंचगुणांचा अभिमान धारण करून तू उगा धडपड करत आहेस जो प्राणी तुझ्याकडे आत्मीय भावनेने पाहतो त्याच्याच ठिकाणी तुझी धडपड चाललेली असते परंतु दुष्टा तुझ्या धडपडीकडे मी मुळीच लक्ष देणार नाही तुझ्याबद्दल मला आनंद वाटत नाही आणि खेदही वाटत नाही एखाद्या इंद्रजाल करणाऱ्या गारुड्याच्या मायेप्रमाणे मिथ्या असलेल्या विषयाकर वृत्तीच्या ठिकाणी तू विनाकारण का असतोस तो चित्ता तू माझ्या मध्ये राहा किंवा येथून निघून जा माझ्या दृष्टीने तुला अस्तित्व नाही आणि असलेच तर तत्वदृष्ट्या तू मेल्यासारखाच आहेस तू स्वभावता नेहमीच मेलेला असतोस आणि विवेकाच्या योगाने तर कायमचाच मरतोस नेहमी मृतवता असणाऱ्या मनात तू निस्तक निस्तत्व जड भ्रमिष्ठ आणि षठ आहेस तू निरंतर मूढ मनुष्यालाच त्रास द्यावास ज्ञानाला त्रास देण्याची तुझे छाती नाही तू मुचाच मृत आहेस ही गोष्ट आजपर्यंत अज्ञानामुळे आम्हाला समजली नव्हती परंतु जसा दिव्यांना अंधकार नसल्यासारखाच असतो त्याप्रमाणे आत्मदर्शन झाल्यामुळे आमच्या दृष्टीने तू मेल्यासारखाच आहेस अरे चित्ता तू लबाड असून इतके दिवस पर्यंत आमच्या देहरूपी घराला वेढा दिला होतास यामुळे शम दम विचार आत्मबोध इत्यादी साधूंचे पाऊलही त्यात कधी फिरकले नव्हते परंतु जड आणि प्रेतरूप अशा तुझी त्यातून हाकालपट्टी झाल्याबरोबर ते शम रूपे रुपी साधूंच्या वस्तीला आता लायक झाले आहे हे जगदरूपी चित्तवेदा तू पूर्वी नव्हतास आज नाहीस आणि भविष्यकाळीही तुझे अस्तित्व असणार नाही अशा स्थितीत मी आहे असे म्हणून डवलाने पुढे यायला तुला लाच कशी वाटत नाही अरे चांडाळा विषय तृष्णारूपी हडळी आणि कामक्रोधारी क्षुद्र भूते डोंगराच्या दरीतून पळून जातो त्याचप्रमाणे माझ्या देहरूपी मंदिरात विवेकाचा प्रवेश होताच हा माजरेला चित्तरूपी वेताळ तेथून चालता झाला ही महद्भाग्याची गोष्ट झाली अत्यंत जड ंगूर आणि दुष्ट अशा या मनाने या सर्व कह्या हे केवढे आश्चर्य अरे क्षुद्रसली किंवा त्यात तुझा बडेजाव तो काय छाती असेल तर ये आणि मला कसा छळतोस ते दाखव पाहू तू आपला अंमल माझ्यावर गाजवलास तरच तू पराक्रमी आहेस असे मी म्हणेन हे मूढ म्हणा मी तुला मारत नाही कारण तू यापूर्वीच सर्व हे मी जाणतो तू मृत म्हणजे असद्रूप आहेस हे जाणजे तुझा हो। आजपर्यंत तू तु जिवंत आहेस असे समजून तुझ्याबरोबर अनेक भूतांचा सहवास घडणाऱ्या संसाररूपी अनेक रात्रीमध्ये मी अगदी घडून गेलो होतो परंतु हे चित्त मेलेले आहे ते जिवंत नाही याचे मला आता ज्ञान झाल्यामुळे हे चित्ता तुझी आशा समोर झुगारून देऊन मी केवळ आत्म्याच्या ठिकाणी स्थिर होऊन राहील खरोखर माझे महत्ग्य म्हणूनच हे चित्त आहे असे ज्ञान मला नादी लागून भल्या माणसा आपले जीवित फुकट घालवू या माझ्या देहरूपी घरातून त्या शठ मनाला हाकळून लावल्यामुळे मी आता स्वस्त चित्त झालोय या चित्त नादी लागून मी कितीतरी दिवस पर्यंत या संसारातील नाना एखाद्या ताडाच्या वृक्षाप्रमाणे धिप्पाड अशा त्या चित्तरूपी वेताळाला विचाररूपी तरवारीच्या साह्याने ठार मारून त्याचे प्रेत मी आपल्या हृदयरूपी घरातून बाहेर फेकून दिले ही खरोखरच सुदैवाची गोष्ट होती चित्तरूपी वेताळ ठार झाल्यामुळे पवित्र अशा परम प्रत जाऊन पोहोचलेल्या या माझ्या शरीर रूपी गृहात मी आता सुखाने विचार विचाररूपी मंत्राच्या प्रभावाने माझे मन मेले चित्त मेले आणि अहंकाररूपी राक्षसही ठार झाला आता सर्व वैषम्य भावाचा निराश झाल्यामुळे मी आत्मस्वरूपामध्ये स्थिर होईल हे मन माझे कोण आशा तरी माझी कोण त्याचप्रमाणे अहंकार तरी माझा कोण आणि स्त्री पुत्रादी परिवाराचे तरी मी काय लागतो बरे झाले की माझे भाग्य उदयाला आले आणि या सर्वांची कटकट कायमचीच मिटली यासाठी सर्वत्र एक रुपाने असलेल्या कृतकृत्य नित्य निर्मल निर्विकल्प आणि चिद्रूपाशामाच्या मलाच माझे नमस्कार असो मला आता शोक नाही अहम या रूपाने भासमान होणारा जडांश हे माझे स्वरूप नव्हे अहम प्रत्ययाने गोचर होणारा चिदात्मा हे माझे स्वरूप नाही असेही नाही तसेच मी अनात्मा नव्हे सारंश सर्व रूपाने स्थिर असणाऱ्या मला माझे नमस्कार असत मला आशा नाही कर्मही नाही संसार नाही कर्तृत्व नाही भोक्तृत्व नाही आणि देहही नाही अशा माझ्या प्रत्येक माझे नमस्कार असत अहम प्रत्ययाने गोचर विषय मी नव्हे तसेच मी अनात्मा नव्हे अहम शब्दाने प्रत्यास येणारा मी मी नव्हेच आणि त्याच्याहून भिन्न असा दुसरा कोणी नव्हे तर सर्वच मी आहे स्वरूपाला चतुर्दश भुवनांना कारण मी आहे आणि ती भुवनेही मीच आहे परंतु माझे स्वरूप देश कालाधिकांच्या योगाने मर्यादित होऊ शकत नाही अशा माझ्या अपरिछिन्न ब्रह्मस्वरूपाला नमस्कार असो नित्य निरंश निर्विकार सर्व व्यापी सर्व आणि सनातन अशा माझ्या आत्मरूपाने असणारे माझ्या आत्मस्वरूपाला नमस्कार असो सर्व सर्व गत सूक्ष्म आणि जगताना प्रकाशित करणारे आशा या सत्यप्रथमे जाऊन पोचलो आहे त्या सत्तेला म्हणजे मलाच माझे नमस्कार असोत समुद्र पृथ्वी आणि नद्या यांच्यासह वर्धमान असलेली दृश्य संपत्ती मी नव्हे त्याचप्रमाणे सर्व पदार्थांच्या योगाने सुशोभित झालेले असलेले आणि पुढे होणारे हे असे जग मी नव्हे किंवा त्रिकाली असणारे सर्वच मी आहे अशा माझ्या सर्व स्वरूपाला नमस्कार असोत सारांश ज्याच्यापासून सर्व मनोविकल्प दूर आहेत आणि म्हणूनच जो समा आहे तसेच अखिल विश्वात विश्वाच्या अनंताशा ईश्वरी स्वरूपाला मी नमस्कार करतो इतिश्री वासिष्ठ महारामायणे उपशमा प्रकरणे सर्ग ऐंशी सर्ग एक्क्याऐंशी श्री वशिष्ठ म्हणाले महापराक्रमी रामा आत्मा हाच ने आणि ज्ञान करून देण्यास योग्य आहे असा विचार करून आणि आत्मस्वरूपाचे ज्ञान करून घेऊन तत्वेते पुरुष चित्ता, चित्ता संबंधाने येण्याप्रमाणे विचार करतात ते म्हणतात अहो हे केवढे आश्चर्य कि ज्या चित्ताच्या योगाने सत्य भासणाऱ्या जगाचा निराश होऊन सर्व आत्माच आहे असा ते जगातच अंतर्भूत झालेले असताही पुन्हा पुन्हा कोठून तरी उत्पन्न होते चित्त हे जड अचेतन नाशवंत असल्यामुळे निस्वशे मिथे आहे अथवा ते वास्तविक आत्मरूप असताही आकाशामध्ये वृक्ष उत्पन्न झाल्याचा भास व्हावा त्याप्रमाणे ते भ्रांतीमुळे भासमान होते ज्याप्रमाणे नावे नावेमध्ये बसून चाललेल्या लहान ला, मुलाला नदी तीरावरील अचलवृक्षही चालल्यासारखे दिसतात त्याप्रमाणे अज्ञानी मनुष्याला असं सत्यभरुषांना ते आत्मरूप्राप्रमाणे फिरणाऱ्या पाळण्यातून खाली उतरल्यानंतर पाळण्यात असताना वाटले तसे भोवताल ते पर्वत फिरत नसून स्थिर आहेत असा प्रत्यय येतो त्याप्रमाणे आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे उत्पन्न झालेला मोह भ्रम नष्ट झाला म्हणजे चित्त चित्तत्वाने न दिसता आत्मरूप दिसते सारांश चित्त हे नाहीच तर ब्रह्मच चित्तरूपाने भासमान होत असते ज्या अर्थी बाह्य आणि आंतरविषयांच्या भावना मिठ्या चित्तापासून उत्पन्न होतात त्या अर्थी त्यांना असन्मय समजून मी त्यांचा केव्हाच त्याग केला आहे मी आता संदेहरहित आणि त्रिविध तापशून्य आलो आहे यासह मी यापुढे असाच विषय तृष्ण रहित होऊन आत्मानुभवाच्या नाश झाला म्हणजे विषय तृष्णादी सर्व पोरखेळ आपोआप नाही सेवतात माझे चित्त मेले विषयतृष्ण अस्तंगत झाले मोहरूपी पिंजरा मोडून गेला आणि माझ्या वृत्तीमध्ये निरहंकारतेचा उदय होऊन माझे आत्मस्वरूप मला चांगले स्पष्ट दिसू लागले आणि अज्ञान निद्रेतून स्वच्छ जागा झाल्यामुळे मला आता ते जग शांत असेल ब्रम्हूप झाले आहे जगतामध्ये नानात्व असूनही ते मला आता ब्रह्मरूप दिसू लागले आहे मी आता ब्रह्मा वाचून अन्य कशाचा विचार करणार आता मिठ्या विषयांचा विचार पुरे झाला मी सध्या निराभास अनाद्यानंत आणि पावन अशा ब्रम्हपदाप्रथ जाऊन पोहोचले मी आता सर्वगत सूक्ष्म आणि शाश्वत अशा आत्माराम बंद आहे व्यवहार दृष्टीने चित्ताधिक आणि शास्त्रदृष्टीने आत्मा, शास्त्र आत्मा। ब्रह्म चैतन्य इत्यादी देदे जे काही आहे तसेच रज्जूवरील सर्प वंधेचा पुत्र इत्यादिकाप्रमाणे जे जे काही नाही त्यांच्या त्यांच्या रूपाने आकाशाहून स्वच्छ शांत अनंत आणि स्वयंप्रकाश असे ब्रह्मच विस्तारले गेले आहे माझ्या ठिकाणी आत्म्याची समता उदय पावलेली असल्यामुळे चित्त आहे का गेले का मेले या संबंधाने विचार करत बसण्यात काय अर्थ आहे मी आजवर आत्मस्वरूपा संबंधाने विचारच केलेला नसल्यामुळे देह म्हणजे मी असे मला वाटत होते परंतु आता विचार केल्यावर माझे स्वरूप अपरिच्छिन्न आहे असा अनुभव पूर्वीची ती परिच्छिन्न अहम भावना आता कुठच्या कोठे नाहीशी झाली माझे मन भरून गेल्यानंतरही अनर्थकारक अशी ही विकल्प संपत्ती माझ्या ठिकाणी का बरी उत्पन्न होत आहे मी गाडलेला मनोरूपी वेळता जिवंत करण्याचा तर हिचा विचार नसेल ना असं काही चिंता नाही हा सर्व संकल्पाचा खेळ आहे हे जाणून त्या विकल्प संपत्तीला मी आतल्या आत मारून टाकतो आणि ओंकाराने लक्षित केल्या जाणाऱ्या तुरीय आत्म्याच्या ठिकाणी मी शांत आणि स्वस्थ मनाने स्थिर होऊन राहतो राघवा आत्मज्ञ पुरुषाने आपल्या मनाने आणि बुद्धीने नेहमी खाता पिताना निस्तापासना आणि हिंता फिरताना किंबहुना शरीराचा प्रत्येक व्यापार चालला असताना याप्रमाणे विचार करत जावे महात्मे आणि साधू संत शांत आणि स्वाधीन झालेल्या आपल्या मनाने याप्रमाणे विचार करून उद्वेगरहित चित्ताने सहज अशा वर्णाश्रम विहित कर्मामध्ये निमग्न होऊन राहतात सारंश ज्यांचा अहंकार मत गलित झाला आहे ज्यांचे अंतकरणे सदा सुप्रसन असतात ज्यांची क्रांती शरद कालाच्या चंद्राप्रमाणे रमणी आणि तेजपुंज असते असे महात्मे प्राप्त झालेल्या वर्णाश्रम विहित कर्मामध्ये तत्पर राहून या जगात सुखाने विहार करत असतात इथे श्री वासिष्ठ महारामायणे उपशम प्रकरणे सर्ग एक्क्याऐंशी सर्ग ब्याऐंशी श्री वशिष्ठ म्हणाले राघवा ब्रस्पतीच्या संवतनामक विद्वान आणि आत्महित्या बंधूने याचप्रमाणे केलेला विचार विंध्य पर्वतावर मला सांगितला रामा तूही याच दृष्टीचा अवलंब करून ज्ञान भूमिकांचे उत्तरोत्तर आक्रमण करून या संसारसागरातून तरुण जा रामा इंद्रिय आणि मन यांचे प्रबोधन करू शकणाऱ्या मुनीने ज्ञानदृष्टीचे मी आता वर्णन करतो आहे ते तू एकाग्र चित्ताने श्रवण कर ज्याप्रमाणे भगवान सूर्यनारायण विश्रांती घेण्याकरता मेरू पर्वताच्या दर्या शोधू लागतो त्याचप्रमाणे फार दिवसापूर्वी विताहव्य नावाचा महा तेजस्वी मुनी समाधी लावून बसण्याकरता एखादी योग्य गुहा मिळावी याकरता विंध्य पर्वतावरील दऱ्यामधून हिंडत होता संसार उत्पन्न करणाऱ्या आणि आधी व्याधीने भरलेल्या अनेकविध क्रियाकलापांचा त्याला कंटाळ आल्यामुळे एकांत वासपत करून समाधीचा अभ्यास करावा अशी इच्छा त्याच्या मनात उत्पन्न झाली निर्विकल्प समाधीच्या अत्यल्प अंशाने प्राप्त होणाऱ्या आनंदाच्या श्रेष्ठ इच्छेमुळे पुष्कळ दिवस भोगलेल्या जीर्ण जगत व्यापारांचा त्याग केला होता किंवा विंध्य पर्वतावरील दर्यामधून हिणता हिणता त्याला हवी होती तशी गुहा न मिळाल्यामुळे अखेरीस त्या पर्वतावरील अरण्यामध्ये आपल्याला राहण्याकरता त्याने केळीच्या पानांची एक पर्णकुटिका तयार केली आणि एखाद्या भ्रमराने कमलामध्ये प्रवेश करावा त्याप्रमाणे विधहव्य मुनीने निरनिराळ्या रंगांच्या फुलामुळे सुगंधित झालेल्या त्या पर्णकुटीमध्ये प्रवेश केला त्या ठिकाणी के कृष्णाचंद पसरून पर्जन्यवृष्टी करून शांत झालेला मेघ पर्वतावर जाऊन बसतो त्याप्रमाणे विताह्य मुनी आसनावर जाऊन बसला त्याने पद्मासन घातले हातांची बोटे पायाच्या टाचावर ठेवली आणि पर्वताच्या शिखराप्रमाणे त्याने आपले शरीर अचेल आणि रसरळ ठेवले मान किंचित वर उचलून धरले ज्याप्रमाणे संध्याकाळच्या वेळी पर्वता विश्रांती करता जाणाऱ्या नेत्रेंद्रे दश दिशाना फाकलेले आपले मन विताने हळूहळू हृदयाच्या ठिकाणी आवरून घेतले नंतर विषय उपभोगास संबंधाचे सर्व विचार क्रमांक मनाने विचार करू तो, मना तो चंचल असलेले चुराधी इंद्रियांच्या नादी लागून भोग्य विषयांच्या मागे धावणारे हे मन पायाने उडवलेल्या चेंडूप्रमाणे एकसारखे भ्रमण करत असते एका विषयवृत्तीला टाकून दुसऱ्या विषयवृत्तीचे ग्रहण करायचे अशा पद्धतीने या मनाचा अव्याहत क्रम चाललेला असून ज्या विषयापासून त्याला परावृत्त करावे त्याच्याकडे ते एखाद्या उन्मत्त मनुष्याप्रमाणे पुन्हा पुन्हा धाव घेत असते ज्याप्रमाणे एखादे माकड या झाडावरून त्या झाडावर अशा रीतीने उड्या मारते त्याप्रमाणे हे चित्त घटावरून पटावर आणि पटावरून एखाद्या गाड्यावर अशा क्रमाने निरनिराळ्या विषयावर एकसारखी उड्या मारत होते वाणी नेत्र कर्ण जिव्हा आणि घिय ही मनाची पाच द्वारे परंतु ही पंचेंद्रिय व पंचद्वारे अत्यंत निंद असून मी त्यांच्याकडे तिरस्कार बुद्धीनेच पाहतो समुद्रातील दाटाप्रमाणे चंचल असणाऱ्या हतभागी इंद्रियानं समाधीच्या सहाय्याने आत्मदर्शन करून देण्याच्या कामी मला मदत करायला तुम्हाला मोठीच वेळ मिळत नाही का हे चंचल इंद्रियान नका नका अनर्थाला कारणीभूत होणारी चांचलता धारण करू नका पूर्वी भोगलेल्या असं हे मनाची जर आणि अधमाशी रुपे आहात यासाठी तुमच्या ठिकाणची हालचाल मृगजळाप्रमाणे भ्रामकच असायची असार आणि अंधृत स्वरूप अशा तुमच्या दुर्भाग्य प्रवृत्तीला आडमार्गात शिरून कुपामध्ये पडणार्या आंधळ्याचीच उपमा लागू पडते मी भगवान चिदात्मा दर्शनादी सर्व व्यवहार साक्षीत्वाने करतो मग हे हतभागी इंद्रियान तुम्ही पेटलेले लाकूड गरगर फिरवले असता दिसणार्या चक्राकृतीप्रमाणे अथवा रज्जवर भासणाऱ्या सर्पा प्रमाणे सत्स्वरूप शून्य अशा माझ्या नेत्रादी इंद्रियांचे होणारे सर्व व्यवहार निसंशय भ्रामक आहेत ज्याप्रमाणे अंतरिक्ष आणि पातालातील पर्वत यांचा यत्किंचितही संबंध नसतो त्याप्रमाणे ज्याला आपल्या साक्षीरूप आणि सर्व प्रकाश कशा आत्मस्वरूपाचे ज्ञान झाले त्याच्या दृष्टीने आत्मस्वरूप आणि नेत्रादी इंद्रिये यांचा एकमेकाशी बिल्कुल संबंध असत नाही ज्याप्रमाणे सर्पांना एखादा वाटस्वरूप होऊन जातो किंवा चांडाला ब्राह्मण दूर जातो त्याप्रमाणे नेत्रादी इंद्रियापासून चिदेकरस आणि निरुपाधिक असा आत्मा फार दूर असतो ज्याप्रमाणे सूर्यप्रकाशाच्या आश्रयाने लोकांची सर्व सांसारिक कर्मे चालू असतात त्याचप्रमाणे हे इंद्रियानो चिदात्म्याच्याच सत्तेने तुमचे सर्व कारभार स्वैरगतीने चाललेले असतात अरे इंद्रियानो हे इंद्रिय प्रवर्तका अरे देहाभिमान चारवा अरे पोटासाठी चारी दिशांना भटकणाऱ्या भिक्षुका चित्ता परिणामे अनर्थालाच कारणीभूत होणारे असे हे कुत्र्यासारखे जगभर भटकणे आता सोडून दे मी चेतनारूपाय अशी तुला भ्रांती झाली असेल तर ती सोडून दे कारण ती तुझी भ्रांती निखालच खोटी आहे अरे शठा चैतन्य आणि तू यांची स्वरूप आहे अत्यंत भिन्न असल्यामुळे तुमचे ऐक्य होणे कालच शक्य नाही अरे दुष्टा माझ्यामुळे देह जिवंत आहे असा तुला अहंकार झाला असेल तर त्याचा त्याग कर कारण तो निःसंशय असत्य असून तो तुझ्या दुःखालाच कारण होईल गाड झोपेतल्या स्थितीमध्ये अहंकाराचे अस्तित्व नसता जर देह जिवंत असतो तर तुझा अभिमान व्यर्थ नाही का अरे चित्ता अहमभावनेचा उदय होताच कार्यकारिष्ठाता मीच आहे असा तुला गर्व झाला असेल तर तोही तो अजिबात सोडून दे कारण मूर्खा खरे पाहू गेले तर तुला अस्तित्वच नाही मग तू विनाकारण काय धडपडतोस संविद्रूपी चित्त अनाध्यरिक्त या जगात कशालाही सत्ता नाही अशा स्थितीत अरे महामूर्खा या देहामध्ये चित्त नाव हे नाव धारण करणारा असा तो भोगताना मी भोगता आहे आणि कार्य करताना मी कार्य करताना मी करता आहे अशा प्रकारची भावना तुला अमृताप्रमाणे गोड वाटत असेल परंतु परिणाम ती तुला विषयाप्रमाणे दुःखदायकच होईल असे असताना अरे हतभाग्या चित्ता तू कर्तृत्व भोक्तृत्वाचा अभिमान व्यर्थ धारण का करतोस कर्तृत्वाच्या घमेंडीत राहून तू विनाकारण आपला उपहास करून घेऊ नकोस तू करता नाही भोगताही नाहीस तर तू जड अर्थात चिदात्म्याच्या औंधळीने पाणी पिणार आहेस विषयोपभोगांचा तू कोण आणि विषयोपभोग तरी तुझे तु कोण लागतात जड आणि मिथ्याभूत अशा तुला जर तुला आप सत्ता मित्र तरी असते त्याला तांबड्या फुलांच्या प्रतिबिंबाप्रमाणे वस्तुत असद्रूपच असते ज्ञातृत्व कर्तृत्व भोक्तृत्व आणि पूर्वापर विषयांचे अनुसंधान हे धर्म चैतन्य वाचून इतर कोणाच्याही ठिकाणी संभवत नाही आता मी प्रत्येकात्मा आहे अशीच जर तुझी प्रामाणिक समजूत असेल तर तू आत्मरूप आहेस असेच ठरत असल्यामुळे कर्तृत्व भोक्तृत्व सत असत इत्यादी दुःखदायक विकल्प तुझ्या ठिकाणी असणे कालच संभवत नाही अर्थात तू जडच आहेस कर्तृत्व भोक्तृत्व आदी धर्माचा तू आपल्या ठिकाणी व्यर्थ आरोप करून घेतले नसल्यामुळे मी आता त्या धर्माचे युक्तीने यथाक्रमनिवारण कसे करतो ते पाहच हे तु स्वथा इस, या बदल नृत्य करता कभी को आता का प्रतिमा मनुष्य ने हलवी नृत्य करता दिस का तू विचारशी पर तू मन तो खरे में आणि त्याप्रमाणे तूही जीव चैतन्याच्या बळावरच जिवंत राहतोस इच्छा करतोस मारतोस आणि इतर व्यवहार करतोस परंतु या तुझ्या जीवनादी क्रियांचा फल फलभोगता चितात्मा अशा स्थितीत तू जीवनाकरता विनाकारण धावाधाव का करतोस तू चितात्म्याच्या जीवावर खुशाल चिरकाल जिवंत राह पण कर्तृत्व भोक्तृत्वाचा मालक मात्र तू नव्हेस कारण ते शक्तीने केले जाते ते त्याने कुऱ्हाड लाकूड तोडताना दिसते परंतु तो कुऱ्हाडीने लाकूड तोडले असे तर ज्या मनुष्याच्या शक्तीने कुऱ्हाड चालवून लाकूड तोडले जाते तोच खरोखर लाकूड तोडणारा ठरतो जे ज्याच्या शक्तीने मारले जाते ते त्यानेच मारले असे होते पुरुषाच्या शक्तीने तरवार एखाद्याचा वध करत असल्यामुळे तरवार धारण केलेल्या पुरुषाने वध केला असेच लोक म्हणतात पण तरवारीने वध केला असे कोणीही म्हणत नाही जे ज्याच्या शक्तीमुळे प्यायले जाते ते त्यानेच प्यायल्यामुळे होते मनुष्य भांड्याने पाणी पितो परंतु मनुष्य पाणी प्यायला असेच समजले जाते भांडे पाणी प्यायला असे कोणीही केव्हाच समजत नाही याच न्यायाने हे चित्ता तू स्वभावता अत्यंत जड असल्यामुळे तुझ्याकडे कोणत्याही गोष्टीचे कर्तृत्व येऊ शकत नाही कारण उपदेश करण्याला योग्य असे जे अज्ञानी असतात त्यांना ज्ञात्याने शेकडो वेळा उपदेश करावा हे सर्व ही हे चित्ता बोधही करूप अशी आत्मसत्ताच या लोकात सर्वत्र स्फुरत असते या आत्मसत्तेने तुझ्या नामाचा आणि स्वरूपाचा अंगीकार केला असल्यामुळेच तुला अस्तित्व प्राप्त झाले सारंश चित्ता आत्मशक्तीपासून स्वतःच्या अज्ञानामुळे तुला चित्तरूप प्राप्त झालेले परंतु सूर्याच्या प्रकाशामध्ये असलेले बर्फ विचारून जाते तद्वत आत्मस्वरूपाच्या ज्ञानामध्ये तू तु विरून जातोस हे चित्ता म्हणूनच तू मृत आहेस मूढ आहेस आणि परमार्थ दृष्टीने तुझे अस्तित्वच नाही ही अशी वस्तुस्थिती असल्यामुळे जन्मादि दुःखांना कारणीभूत होणारा असा चितात्म्याचा अध्यास तू आपल्यावर व्यर्थ करून घेऊ नकोस एखाद्या गारुड्याने उत्पन्न केलेल्या माईक लथेप्रमाणे ही चित्ताची कल्पना मिथ्या असून विज्ञान मात्र ब्रह्म ब्रह्मस्वरूपच या जगात सर्वत्र विलास करीत आहे ज्याप्रमाणे लाटा तरंग इत्यादी रूपाने समुद्रच विस्तारलेला असतो त्याप्रमाणे मनुष्य देव आणि जगातील इतर सर्व वस्तू यांच्या रूपाने चित शक्तीने संपन्न असलेली ब्राह्मि मायाच विस्तार पावलेली आहे हे मूढ तू जर खरोखरच चिन्मय तर परमात्म पदाहून तुझे स्वरूप भिन्न नाही मग तू विनाकारण शोक करतोस ते परमात्मा पद सर्व व्यापी सर्व, सर्व असे आहे हे चित्ता ते परमपद प्राप्त झाले असता सर्वदा सर्व काही प्राप्त झाल्यासारखेच आहे चित्ता तू नाहीस आणि ज्याला तू आपला देह म्हणून म्हणतोस तोही नाही तर महत््रम्ह सर्वत्र स्फुरत असून त्या स्पंदरहित ब्रह्माच्या ठिकाणीच मी तू इत्यादी यच्छावत आभास उत्पन्न होत असतात अशा स्थितीत कोणाबद्दल आणि का दुःख करायचं हे चित्ता जर तू आत्मा असतो या जगात काहीच नाही बरे भिन्न आणि जड तर तुला वस्तुत अस्तित्वच नाही हे सारे त्रैलोक्य आत्माच आहे त्या व्यतिरिक्त दुसरे काहीच नाही तू आत्मा असेल तर तुझे नित्य अस्तित्व आहे आणि तू आत्म्याहून भिन्न तर तुला परमार्थ दृष्टीने अस्तित्व नाहीच अशी वस्तुस्थिती असल्यामुळे हा मी हे माझे बाल शरीर हे माझे वृद्ध शरीर हा माझा संसार अशा या कल्पना तू विनाकारण का करतोस अनात्म अनात्मवस्तूला कधीतरी वास्तविक सत्ता असते का सशाचे शिंग लागून आजपर्यंत कोणी मेल का अरे छठा छाया आणि प्रकाश यांच्याहून तिसरा एखादा प्रकार नसतो त्याचप्रमाणे चेतन आणि जड या वाचून या जगात तिसरी कल्पना संभवत नाही सम्यक ज्ञानदृष्टीच्या सहाय्याने चित्तातील चिदाभास आणि बाह्य जगातील जडत्व या दोन्ही दृष्टी अविद्येसह अस्तंगत झाल्या असता स्वसंवेद्याचे जे काही अवशिष्ठ राहते ते परब्रह्म तुझे वास्तविक स्वरूप आहे अरे मूढा अशा स्थितीत तुझ्या ठिकाणी कर्तृत्व आणि भोक्तृत्व यांची वार्ताही असणार यासाठी आपल्या ठिकाणचा मूर्खपणा सोडून देऊन तू आत्म आत्मसंपन्न हो आता या ठिकाणी तुझ्या मनात कदाचित अशी शंका येईल की मनानेच आत्म्याचे वारंवार दर्शन करून घ्यावे मनानेच आत्म्याची प्राप्ती करून घ्यावी या जगात ज्ञानात्व मुळीच नाही इत्यादी श्रुतीमध्ये मन हे आत्मज्ञानाचे साधन आहे असे वर्णन करण्यात आले आहे अशा वेळी आत्मा हेच माझे स्वरूप आहे असे का म्हणायचे तर या स्पष्टीकरण करता कि अज्ञा दशे में मुमुक्षना उपदेश करता चित्ता चा मना चा योगा स्वत्म साक्षात्कार रूपे कार्य करा आध्यात्मशास्त्रगुरु सिद्धांत संगत परंतु ज्ञानोपदेशा योजने ही युक्ति खरोखर कल्पित चित्तरूप जड कर्तृत्व रहित आणि स्पंद शक्ती रहित असून चैतन्याने जागृत केल्या वाचून काही एक करू शकत नाही कर्त्याच्या अधिष्ठाना व्यतिरिक्त नुसत्या उपकरणामध्ये कोणत्याही प्रकारची शक्ती असत नाही तोडणाऱ्या नुसत्या कुऱ्हाडीच्या अंगी कुठल्या प्रकारची शक्ती येणार खडगाचा प्रहार करून एखादी वस्तू छिन्न करायची शक्ती पुरुषाच्या ठिकाणी असते जड अशा खडगाच्या ठिकाणी नसते यासाठी हे चित्ता तू उपकरण आहेस असे मानले तरी सुद्धा तुझ्या ठिकाणी कर्तृत्व नाही मग विनाकारण कर्तृत्व अभिमानाच्या भरिस पडून दुःखाचा वाटेकरी का होतोस मूर्खा दुसऱ्याकरता व्यर्थ दुःख करणे तुझ्यासारख्या प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या मोनुष्यभत नाही आता ईश्वर स्वतःला मोहाला वश होऊन जीवस्वरूपी बनत असल्यामुळे जीवाना होणारी दुःखे वास्तविक ईश्वरालाच होतात यासाठी मी करता शोक करतो असे कदाचित तू म्हणशील परंतु हे म्हणणे अगदी व्यर्थ आहे तू करता शोक करावास हे सर्वथा सर्वित आहे जो तुझ्या स्वभावाचा असेल त्याच्या करता तू शोक केलास तर तो एक वेळ शोभ परंतु ईश्वर हा काही तुझ्यासारखा नाही ईश्वराच्या स्वरूपाहून तुझे स्वरूप अगदी भिन्न आहे या जगात कोणतेही कर्म करून ईश्वराला काहीही प्राप्त करून घ्यायचे नाही कोणतेही कर्म न करूनही त्याला काही कार्य साधायचे नसते अशा स्थितीत ईश्वराबद्दल शोक करण्याचे तुला काय कारण आहे या शरीर संघाताचा अभिमान धारण करून मी आत्म्यावर उपकार करतो आहे अशा गर्वाने तू फुगून गेला असेल तर तू तुझा गर्व अगदी निरर्थक असून आणि ते तुझ्या मंदबुद्धीचे निदर्शक असून या मंदबुद्धीच्या योगाने तू आपल्याला विनाकारण त्रास मात्र करून घेत कारण शरीरसंघाताच्या ठिकाणी वास करणारे पंचप्राण इंद्रिय <coughs> मन आणि बुद्धी ही अचेतन असल्यामुळे त्यांना विषयोपभोगापासून येतकिंचितही फायदा होत नाही आता सफल भोग भोगणाऱ्या ईश्वरासाठीच मी ही सर्व खटपट करतो आहे असे जर तुझे म्हणणे असेल तर ते अगदीच व्यर्थ आहे कारण ईश्वर हा नित्य तृप्त असल्यामुळे जगातील कोणत्याही विषयांच्या उपभोगास्याने हे त्रिभुवन व्यापले गेले असून या त्रैलोक्यात त्या चिदात्म्या वाचून दुसरी कल्पना संभवत नाही अनेक रूपाने नटणाऱ्या एका परिपूर्ण परमात्म्याने आपल्या उदरामध्ये अखिल ब्रह्मांडे कल्पने निर्माण केलेले असल्यामुळे त्या पूर्णाच्या ठिकाणी कोणत्या विषया संबंधाने इच्छा उत्पन्न होणार तारुण्यमदानी उत्पन्न झालेल्या स्त्रीला पाहताच एखाद्या तरुणाचे ठिकाणी अवलोकन केल्यामुळे निरर्थक शुभता उत्पन्न होणार हे सुंदरा तू जेव्हा आत्म्याशी तादात्म्य पावतोस तेव्हा तुझ्या ठिकाणी सर्व कर्तृत्व संभवते परंतु ज्याप्रमाणे फळ हे फुलापासून उत्पन्न झालेले असते तरी ते फुलापासून बहिरमुख झालेले असल्यामुळे ते फुलांचा सुगंध उपभोगायला हो समर्थ होत नाही त्याचप्रमाणे तू आत्म्यापासून उत्पन्न झाला असलास तरी आपल्या बहिरमुख वृत्तीमुळे तू आत्मसुखाचा उपभोग हो घेण्याला समर्थ होत नाही एका वस्तूची किंवा क्रियेची दुसऱ्या वस्तूशी किंवा क्रियेशी एकूपता होणे किंवा एकीचा दुसरे मध्ये अंतर्भाव होणे हेच त्यांच्या संबंधाचे खरे पर्यावसन असून हीच स्थिती तुझ्या माझ्यामध्ये झाली आहे तू पूर्वी माझ्याहून म्हणजे आत्म्याहून भिन्न असल्यामुळे तू आता माझ्याशी एक झाला आहेस असे मी म्हणतो या तुझ्या माझ्या एकरूपतेचे श्रेय तुझ्या माझ्याकडे येऊ शकत नाही कारण तू अनेक विहित आणि अने निषिद्ध क्रिया करून सुख सुखदुःख दशा उत्पन्न करण्याला कारणीभूत होतोस ही गोष्ट प्रसिद्ध आहे शिवाय दुधासारख्या पूर्ण समान धर्मी पदार्थांची अथवा दूध आणि पाणी यांच्यासारख्या अर्धवट समानधर्मी पदार्थाची एकरूपता होऊ शकते पण परस्पराहून अत्यंत भिन्न धर्माने युक्त असलेल्या पदार्थांची एकरूपता होत असल्याचे त्रिभुवनात कोठेच दिसून येत नाही आता यावर कदाचित तू असे म्हणशील की शब्द स्पर्शादी धर्माने युक्त असलेल्या सूक्ष्म पंचमहाभूतांचे पंचीकरणाच्या योगाने एकत्र मेले नव्हते त्याचप्रमाणे आत्म्याचे आणि माझे एकीकरण होण्याला काय हरकत आहे तर हो याचे हो उत्तर हेच की जगातील प्रत्येक द्रव्य जरी पंचीकरणाच्या योगाने बनलेले असले तरी त्या द्रव्यामधील गुण हे केव्हाही द्रव्याचाच आश्रय करून राहतात कारण द्रव्य आणि गुण हे परस्पर विरुद्ध नसल्यामुळे त्यांचा संयोग होऊन दोघांचेही अस्तित्व कायम राहू शकते संमित आणि तू यांच्या एकरूपतेची रूपतेची स्थिती मात्र अशी होऊ शकत नाही कारण संमित आणि तू यांचे आणि जडत्व हे धर्म अत्यंत विरोधी आहे तुझ्यापासून संविध निराळी झाल्यास तुझ्या अस्तित्वावरच घारा पडणार कारण संविध शिवाय जडाची उत्पत्तीच संभवत नाही बरे तू संवित होऊन निराळा झालास तर आत्म्याशी तुझा संबंध येतास तुझ्यावर नाशाचा उदय होऊन तुझ्यासारख्या दुःखप्रदृश्याचा नाश झाला असता निरतिशयानंद स्वरूपी चिदात्माच अवशिष्ट राहत असल्यामुळे तुझा नाश होणे हेच सर्वथा श्रेयस्कर यासाठी आत्म्याचे एकाग्रपणाने ध्यान करून तू नित्य समाधीमध्ये राहून आत्मदर्शी होऊन च्युत होऊन पाषाणाप्रमाणे जड असणारे मन देह आणि इंद्रिय यांच्या ठिकाणी हून, हेच दुःखप्रद आहे आता या कदाचित तू असे म्हणशील की मी स्वतः संकल्प करत नाही तर संकल्प करणे हा आत्म्याचा स्वभाव असल्यामुळे संकल्पाचे कर्तृत्व आत्म्याकडे आहे माझ्याकडे नाही परंतु या तुझ्या म्हणण्यात काहीच अर्थ नाही कारण हे चित्ता ठिकाणी वास्तविक कर्तृत्व भावना कठिन उत्पन्न होना ठिकाणी कधी पुष्प उत्पन्न का ज्याप्रमा आकाशाला शरीर रहीप्रमा ज्यादा ठिकाण का कल्पनारूपी चिखर नष्ट मनोनाश है स्वरूप है अशा आत्म्या कर्तृत्व भावने उदय होने के संभव नहीं तर ज्याप्रमाणे फेस बुडबुडे यांच्या रूपाने समुद्रस्फुरत स्फुरत असतो त्याचप्रमाणे भासमान होणाऱ्या जगातील सर्व वस्तूंच्या रूपाने केवळ चिदात्मा स्फुरण पावत असतो ज्याप्रमाणे समुद्रामध्ये जळजळीत निखारा असण्याचा कालत्रही संभव नाही त्याचप्रमाणे हे चित्ता तुझ्या कल्पनेमुळे या जगामध्ये नानाविधत्व भासमान होत असले तरी एकमय अशा चिदात्म्यामध्ये द्वैताचे कल्पनामुळे संभवत नाही अशामुळे आत्मदेव हा कल्पना रहित असून देह आणि मन ही जड आहे त्यामुळे विवेकदृष्ट्या विचार केला असता हे भिन्न ते भिन्न हे शुभ ते अशुभ इत्यादी कल्पना आकाशातील सुवर्ण कल्पनेप्रमाणेच मिथ्या होत सारांश सवेद्य कल्पनेरहित असलेली संविध हीच या जगाच्या रूपाने विस्तारली गेली आहे अशा स्थितीत त्या संवितामध्ये मी तू तो इत्यादी कल्पना खरा अवकाश कोठून राहणार अनाद्यानंत रूपरहित सर्वगत आणि अपार अशा चिदात्म्याच्या ठिकाणी कल्पनेचा आरोप कोण करणार आकाशामध्ये ऋग्वेदासारखा एखादा प्रचंड ग्रंथ कोणी कधी लिहू शकेल काय अखेर चित्ता मी तुला एवढेच सांगतो की नित्य स्वयंप्रकाश सकल वस्तूंच्या आणि शब्दांच्या सारभूत अत्यंत निर्मल आणि दश दिशामध्ये भरून राहिलेल्या अशा चिदात्म्याच्या ठिकाणी तू स्वानुभवाने एक रूप होऊन गेलास म्हणजे तुझ्या ठिकाणच्या सुख दुःखादी असत कल्पना क्षीण होऊन जातील आणि मी पूर्वी अनेक सुखदुखे भोगली आहेत अशा तऱ्हेचा जो प्रत्येक तो सत्य नसून केवळ मोह आहे अशीच तुझी निसंशय खात्री पडेल इथे श्री वासिष्ठमहारामाणे उपशमप्रकरणे सर्ग ब्याऐंशी